पुस्तक भारत कन्या कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉ कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे बालपणीचे दिवस आज बनारसीलाल चावला यांच्याकडे स्वतःची भरभराटीची टायर बनविण्याची कंपनी आहे तिचे जाळे संपूर्ण जगभर पसरलेले आहे त्यांनी जीवनातील सर्व अडथळ्यांना धैर्याने तोंड देत त्यांच्यावर मात केली त्यांची सर्वात धाकटी मुलगी कल्पना हिने सुद्धा तिच्या संक्षिप्त अशा पण तेवढ्याच घडामोडीच्या आयुष्यात वडिलांप्रमाणे जगली कल्पनाचा जन्म एक जुलै एकोणीशे एकसष्ट रोजी झाला ज्यावछी चावला आपल्या तब्बल सोळा जणांच्या मोठ्या कुटुंबाला आधार दखण्यासाठी धडपडत होते। कल्पना चौगा भावंडांमध सर्वात धाकटी असून तिचा सांभाळ घरातील इतर मुलींप्रमाणेच झाला त्यांच कुटुंब सनातन असूनसुद्धा मुलींच्या अधिकाराचा प्रश्न यि तेव्हा कल्पनाची आई त्यांच्या बाजूने उभी राहत असतील सर्वात मोठी मुलगी म्हणजे सुनीता ती कल्पनापेक्षा आठ वर्षांनी वडील होती आणि तिनेच पहिल्यांदा कुटुंबाच्या परंपरेला तडे दिले जे त्या काळातील मुलींना शक्य नव्हते ते सुनीताने केले शाळेत असताना चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाली नंतर तिने महाविद्यालयाकडे आपला मोर्चा वळवला पुढे पंजाब विद्यापीठातून मास्टर डिग्री घेत तिने सुवर्णपदक मिळविले याप्रकारे तिची वाटचाल चालू राहिली कल्पनाचे बालपण पन। कल्पना देखील बालवयातच आपल्या अंशाची चुनूक दाखवायला सुरुवात केली आणि त्यात काही नवलाची गोष्ट नव्हती कल्पनाला घरी लाडाने मोंटो या नावाने संबोधत तिच्या आई वडिलांना कामातून फरसत नसे त्यावेळी मोंटोचा भाषाचा कार्यक्रम रेंगाळला होता जेव्हा कल्पना सुनीतासोबत शेजारच्या नजरीशाळेत नाव दाखल करायला गेली तेव्हा मुख्याध्यापिकेने तिचे नाव विचारले सुनीता म्हणाली तसे आमच्या मनात तिच्यासाठी तीन नावे कल्पना ज्योत्सना सुनयना आहेत पण अजूनही आम्ही ठरवले नाही मग मुख्याध्यापिकेने त्या इल्याशा विचारले तेव्हा ती वेळ न उत्तरली कल्पना स्वबळावर निर्णय घेण्याची तिची क्षमता बालपणापासून दिसायला लागली तिला चांदण्या खूप आवडत होत्या मॉडेल टाउन कॉलनीतील त्यांच्या छोट्या घराच्या गच्ची गच्चीवरून ती त्यांना निहाळत असे पुण्याळ्यात जेव्हा तिचे कुटुंबीय गच्चीवर झोपत असे अशावेळी आकाशातील तारकांचा पाण्याचा आनंद काही आवडच असे कल्पनाच्या मनात कित्येक प्रश्न आहेत पण प्रत्येक वेळी समाधानकारक उत्तर तिला मिळायचेच असे नाही कल्पनाच्या ठाई तिच्या नावाप्रमाणेच एक काल्पनिक विश्व होत आकाशात चकाकणाऱ्या ताऱ्यांचे तिला खूप कुतल होत अवकाशातील ग्रह ताऱ्यांच्या एवढ्या विचार करी की स्वप्नातही तिला तिसत असत कल्पना शाळेत असताना एकदा मजदार प्रसंग घडला एकदा तिच्या वर्गमैत्री वर्गाच्या संपूर्ण फरशीला झाकेल एवढा मोठा भारताचा नकाशा काढण्यात दंग होत्या कल्पना मात्र फरशी सोडून वर्गाच्या छताला आकाशात रुपांतर करण्यात गुंग झाली स्वप्न हेच जीवन सूर्य उगताक्षणी आकाशातील सर्व ग्रहतारे दृष्टी वाढवतात कल्पनाच्या बाबतीत मात्र चकाकणाऱ्या ताऱ्यांची जागा उडणाऱ्या विमानाने घेतली याचा असा अर्थ नव्हे की तिला तारांपेक्षा जास्त विमानं उडत असते तिला दोहोंचे सारखेच आकर्षण होते त्या काळात फ्लाईंग क्लब भारतात काही शरात होते सुदैवाने कल्पना जिथे राहत होती त्या शरात फ्लाईंग क्लब होते कर्नाल येथील फ्लाईंग क्लबचे नाव कर्नाल एव्हिएशन क्लब असे होते जे सध्याच्या हरियाणा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल एव्हिएशनला संलग्न झाले आहे या फ्लाईंग क्लबमध्ये पुष्कळ विमाने व ग्लायडर्स नियमितपणे उडत असत तिचे घर फ्लाइंग क्लब पासून काही किलोमीटरच्या अंतरावर होते पुष्पक विमान व ग्लायडर्सना डकलून जाताना पाणी तिच्यासाठी नाविन्याची गोष्ट नव्हती ती दररोज घराच्या छपरावर चढत असे व त्यांना उडताना पाहत असे तिची ही एक मोठी करमणूक होती तिला वाटायचं जर विमान घराच्या वरून गेले तर तिला हाताने टाटा करता येईल तिला विमानाचा खूप छंद होता तिला उडणाऱ्या विमानाचे चित्र काढायला आवडत असे शाळेत देखील क्राफ्ट क्लासमध्ये ती विमानाची प्रतिकृती बनवत असे ती नेहमी विमानाद्वत बोलताना आढळत असे एकदा वर्ग चालू असताना तिने आपल्या आवडत्या शिक्षिकेपैकी एक, शिक्षिके एक असलेल्या ढलजीत के मदान यांना विचारले की काय त्यांना कधी विमानात बसण्याचा अनुभव घेतला आहे का त्यावर त्या नाही म्हणाल्या परत कल्पनाने विचारले की विमानात भी बसायला भीती वाटते का प्रत्यक्षात आले स्वप्न कल्पनाला मात्र पुष्प बसण्याची घाई झाली होती वास्तविक तिला विमानात बसण्यापेक्षा ते चालविण्यास स्वारस्य वाटत होते तिने कसे बसे आपल्या वडिलांना क्लबला घेऊन जाण्यासाठी गळगातली जिथे तिला पुष्पक विमानात आकाशात भरारी मारता येणार होती इथेच तिला तिच्या पहिल्या प्रेमाची भेट झाली आणि ते म्हणजे आकाशात उडणे जेव्हा तिने विमान जवळून पाहिले अवघ्या अकराव्या वर्षात तिने विमानात पहिल्यांदा सफर केली विमानातून उतरत असताना तिच्या मनात एक विचार आला की आकाशातून पाहिल्यावर जी एकसारखी दिसणारी माणसं असतात त्यांना जात पंथ वर्ग किंवा धर्माच्या अनुषंगाने वेगवेगळे कसे काय मानता येऊ शकते अकरा वर्षाच्या त्या चिमोड्या मुलीचा हा विचार मोठमोठ्यानं लाजविणारा व तिच्या कल्पकतेची खोली दर्शवणारा आहे छंद बालपणीचे कल्पना केवळ चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत नसे तती वर्गात पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये येत असे तिला इंग्रजी हिंदी आणि भूगोल हे विषय आवडत असत पण विज्ञानात तिला विशेष रुची होती जो विषय तिच्या आवडत्या शिक्षिका निर्माला नम्बुंद्री पाच शिकवत असत तिला सायकल चालवणे व धावणे यांची आवड होती दावण्याच्या स्पर्धेत ती नेहमी पहिली येत असे याशिवाय कविता लिहिणे वनवृत्त करणे हे सुद्धा तिचे छंद होते ती प्रामाणिक कष्टाळू व एकाग्रचित्त होती ती खूप परोपकारी व प्रेमळ होती ती नेहमी मुलांसोबत बॅडमिंटन व डॉज बॉल हे खेळ खेळत असे तिला स्वयंपाकाचा भारी तिटकारा होता कळत्या वयात आल्यानंतर तिने सरळ सरळ स्वयंपाक करणार नाही अशी भूमिका घेतली तिने केस कापून छोटा हेअरकट ठेवला आणि मेकअपची तिला कधी गरज वाचली नाही तिने जीन्स आणि ट्राऊझर घालणे पसंत केले विशेष तेही विनाईस्त्रीचे एकदा घरातील खास सोहळ्यातही तिने एकच ड्रेस सलग तीन दिवस घातला होता हा कार्यक्रम म्हणजे तिच्या मोठ्या बाईंची लग्न ती म्हणत असे की आपण कोणत्या प्रकारचे कपडे वापरतो याला काही अर्थ नसतो कल्पनाचे शिक्षक तिला जीवन सार्थकी लावावे व शिक्षणाचा सद्पयोग व्हावा म्हणून प्रोत्साहित करीत त्या काळात शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या लग्न करणे हे मुलींसाठी चांगले समजले जाईल पण बहुतेक मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीय मुलींचा उच्च शिक्षण घेऊन स्वतःचा चरितार्थ स्वतः चालविण्याकडे कल असे कल्पनेच्या कल्पकबुद्धीतेने दावीत असताना एक निर्णय घेतला की ती फ्लाईट इंजिनियर व्हायचे वास्तविकपणे तिला हे माहीत नव्हते की फ्लाईट इंजिनिअरला विमान चरवावे लागते तिला वाटत असे की फ्लाईट इंजिनियर केवळ विमानाचा आराखडा बनवतो एकदा एका प्रसिद्ध साप्ताहिकात एक याण मंगळ ग्रहार उतरतानाचे छायाचितगिने पाहिले न कळतच कल्पनाचे अंतराळ प्रवासाचे व औषधाच्या ग्रहावर म्हणजेच लालबुंद मंगळारू उतरण्याचे स्वप्न पाहण्यास सुरुवात झाली